वाल्मिकी रामायण बालकांड स्वर्ग साठावा महोदयासह वशिष्ठ पुत्रांचे तपोबल मारून टाकल्यानंतर महातेजस्वी विश्वामित्र ऋषी मंडळीत आला हा ईश्वाकुवंश त्रिशंकू नावाचा धर्मिष्ठ हो, उदार आहे आणि आपल्या स्वतःच्या या शरीराने देवलोकावर विजय मिळवावा या इच्छेने माझ्या आश्रयाला आलेला आहे हा या शरीरानेच देवलोकाला ज्या रीतीने जाईल अशा प्रकारचं यज्ञ माझं हो, आपणा मंडळींसह सुरू करायचं आहे विश्वामित्राचे बोलणे ऐकून सगळे धर्मज्ञ महर्षी एकत्रपणे धर्माला विहित असे बोलले की हा कुशिक वंशज मुनी अतिशय संतापी आहे तो जे बोलला ते बरोबर करावेच लागेल यात संशय नाही हा भगवान अग्निसारखा आहे रागाने शाप देईल म्हणून हा ईश्वाकुवंश त्रिशंकू विश्वामित्राच्या तेजाने सदैह स्वर्गाला ज्या रीतीने जाईल असा यज्ञ करायला लागावे तुम्ही आपापले कामे सांभाळून यज्ञ सुरू करा असे बोलून महर्षीने त्या, त्या त्या क्रिया आपापल्या हाती घेतल्या त्या यज्ञात महातेजस्वी विश्वामित्र याजक झाला वडिलकीच्या क्रमाने मंत्रवेते ब्राह्मण ऋत्वीज झाले आणि त्यांनी सर्व कर्मे सशास्त्र आणि विधीनुसार केली बराच काळ महातपस्वी विश्वामित्राने आपापला भाग घेऊन जाण्याकरता सर्व देवांना आवाहन केले पण भाग घेण्याकरता कोणीही देव आले नाहीत त्यामुळे राग येऊन महामुनी विश्वामित्राने लाकडी चमचा उंच करून रागाने त्रिशंकूला म्हटले हे राजा मी स्वतः मिळवलेल्या तपाचे बळ पा हा मी तुला आता माझ्या तेजाने सदेह स्वर्गाला पाठवतो दुष्प्राप्य अशा स्वर्गाकडे या देहानेच राजा तू जा माझ्या तपाचे मी जे काही फळ मिळवलेले असेल त्यांच्या तेजाने राजा तू तु तुझ्या या शरीराने स्वर्गी जा मुनिने हे वाक्य उच्चारताच राजा सदेह स्वर्गाकडे गेला मुनिगण पाहतच राहिला त्रिशंकू स्वर्ग लोकाला आलेला पाहताच इंद्र सर्व देवांच्या सहत्याला म्हणाला त्रिशंकू स्वर्गात ज्याने आपले निवासस्थान केले आहे असा तू नाहीस हे मूर्खा गुरुचा शाप तुला लागलेला आहे खाली डोके करून तो पृथ्वीवर जाऊन पड महेंद्र असे तेव्हा त्रिशंकू परत खाली गेला मला वाचवा असा आक्रोश करीत तो तपोसून विश्वामित्राला विनवू लागला त्याचा तो आक्रोश पाहून विश्वामित्राला भयंकर संताप आला आणि तो ऋषीसमूहासह ऋषी समूहात दुसरा प्रजापती जण असा तेजस्वी त्याला थांब थाम म्हणाला क्रोधाने भान जाऊन त्याने दक्षिण दिशेकडे जाणारे दुसरे सप्तर्षी आणि दुसरा नक्षत्रपुंज निर्माण केला ऋषी मंडळी त्यात महायशस्वी मुनीने क्रोधाने काळा निळा होऊन दक्षिणेच्या बाजूला नक्षत्रपुंज उत्पन्न केला इंद्र निर्माण करीन किंवा लोक इंद्रा असे म्हणून रागाने त्याने सुद्धा निर्माण करायला सुरुवात केली त्या योगे ऋषी संघासह श्रेष्ठ श्रेष्ठ देव गडबडून गेले आणि महात्म्या विश्वामित्राला अनुनयपूर्वक म्हणाले हे महाभागा गुरुचा शाप या राजाला लागलेला आहे त्यामुळे हे तपोधना सदैव स्वर्गाला जाण्याला हा पात्र नाही त्याचे ते, ते बोलणे ऐकून मुनीश्रेष्ठ कौशिक सर्व देवतांना उद्देशून महत्त्वपूर्ण वाक्य बोलला की हां त्रिशंकू राजा सदैव स्वर्गी चढेल अशी मी प्रतिज्ञा केली आहे ते खोटे करण्याची माझी इच्छा नाही या त्रिशंकूला सदैह चिरंतन स्वर्ग मिळाला पाहिजे आणि मी निर्माण केलेली सर्व नक्षत्रेही जशीच्या तशीच राहिली पाहिजे जोवर पृथ्वी इत्यादी लोक राहतील तोवर हे सर्व मी निर्माण केलेले राहो तुम्ही सर्व देवानी हे सर्वस्वी मान्य करावे तसे देवाना तो मुनिश्रेष्ठ म्हणाला ते, ते ते त्याला म्हणाले बरे हे सर्व जसे आहे तसे राहू हे मुनिश्रेष्ठा राशी मंडळाच्या मार्गाच्या बाहेर असलेले अनेक नक्षत्रे आकाशात आहेत त्या ताऱ्यात प्रकाशमान होऊन हा त्रिशंकू खाली डोके करून देवाप्रमाणे राहू दे या राजाच्या मागोमाग ते सर्व तारे जात राहतील तो जण स्वर्गलोके गेल्याप्रमाणेच कृतार्थ होईल आणि कीर्तिमान होईल मग सर्व देवाने धर्मात्म्या विश्वामित्राची स्तुती केली तेव्हा तो तेजस्वी मुने देवतांना बरे असे म्हणाला मग यज्ञ संपल्यानंतर महात्मे देव व तपोधन ऋषी आले होते तसे परत गेले बालकांडाचा सर्ग समाप्त